शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगा लक्ष्मीकामलनं योगिर्ध्यानगम्य वंदे नमस्कार ग्रंथ समोर आहे आपल्या भागवत महापुराणाचा पहिला खंड असं मी गृहित धरतो आणि त्यातला पहिला अध्याय स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोकचार याच्या पुढे आता आपण विवेचन करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण काय बघितलं ते सारांशाने बघू सत्यमपराम धीमही सत्याचं सत्या ध्यान केलं सत्याचं ध्यान केलं त्या सत्यापर्यंत पोचायचं हे माझ प्रत्येकाचं माझं आणि प्रत्येकाचं या जीवनाचं अंतिम अंतिम कर्तव्य अंतिम ध्येय ते ध्येय प्राप्तीसाठी मी या जन्मात आलेलो आहे आणि या जन्मात मी जे जे काय करतो ते ते सर्व मला परमसत्याकडं घेऊन जात किंवा घेऊन जाण्यासाठीच मी करतो हा एक भाग आणि दुसरा भाग त्यासाठीचा मार्ग दे धर्म धर्मा चरन, त्या धर्माचरणी मार्ग मन भागवताचा विषय धर्म है या दोन ग खून गाठ बनूंगान हाथ धरून धरू अपन संपूर्ण भागवता वरती विवेचन वे करना आहोत्त आता सुरुआत इत सुरता पांचव्याचव्या श्लोक पहला स्कंद पहिला अध्याय पाचवा श्लोक काय चर्चा सत्र आयोजन करायचं पण त्यासाठी असायची चर्चासत्रासाठी असं नव्हे पण पूर्वी यज्ञ हा एक संस्कार होता ही एक संस्कृती होती यज्ञ करणं त्यासाठी सकाळच्या वेळेला यज्ञ सत्र आणि दुपारच्या वेळेला त्याच सर्व ऋषी मंडळींच्या बसून चर्चासत्र ब्रह्मसत्रावरती चर्चा अशा प्रकारचा अनुष्ठानाचा प्रकार होता तर अठ्याऐंशी हजार सुमारे ऋषी एकत्र बसून सकाळी यज्ञ दुपारी ब्रह्मचचा सकाळी यज्ञ दुपारी ब्रम्हचर्चा अशा प्रकारे त्यांचं अनुष्ठान चालू होत आणि त्यांनी काय केलं चर्चा करण्यासाठी कोणीतरी एक वक्ता पाहिजे आणि बाकीचे श्रोते याची भूमिका घेणं आवश्यक आहे तर त्यांनी सूतांना ब्रम्मासनावर बसवलं आता हे सूत कोण आपल्याला माहिती आहे नेहमी आपण एक शब्द वापरतो सुतोवाचक केलं मी सुतोवाचक केलं सुतोवाचक केलं म्हणजे मी चर्चेची विषयाची अभ्यासाची सुरुवात केली असा त्याचा अर्थ सुतवाच करून ठेवलं सुताने उवाच बोलले असा त्या शब्दाचा अर्थ सुतवाच हे सूत म्हणजे त्यांचं नाव एक तर उग्रश्रवस बरं का उग्रश्रवस ऋषी त्यांना सुत म्हणतात आणि त्यांचे वडील रोमहर्षण हम्म तर एकदा गम्मत अशी झाली गंमत म्हणाला इतर काही म्हणा पण एकदा घटना अशी घडली कि अशाच प्रकारचं एक ब्रह्मसत्र चालू त्या त्यावेळेला ब्रह्मासनावर ब्रह्मासन रोमहर्षणा चर्चेसाठी वक्ता म्हणून ब्रह्मपीठावर बसवलेलं होतं आणि बाकी सगळे ऋषी समोर बसून त्यांच्यामध्ये चर्चा चालली होती हे रोमहर्षण म्हणजे निम्न जातीचे बर का म्हणजे ते ब्राह्मण नव्हे पण त्यांना उच्चासन मात्र दिलेले होतं कारण त्यांचा अधिकार होता काय म्हटलेला आहे गीतेमध्ये की चातुर्वर्ण मयासृष्टम गुणकर्म विभागशहा गुणामुळे आणि कर्मामुळं वर्ण ठरतो आचरणामुळे नव्हे किंवा वडिलोपार्जित एक प्रॉपर्टी म्हणून नव्हे इस्टेट म्हणून मला मिळाले ब्राह्मणत्व असं नवे, तर असे हे रोमर्षण ब्रह्मपीठावरती बसलेले बाकीचे ऋषी मोठमोठे ज्ञानी समोर बसलेले आहेत आणि चर्चा चालू आहे अशा वेळेला तिथे बलरामदा आले आणि बलरामदानी हे बघितलं की निम्नजातीच्या रोमहर्षणानं ब्रह्मासनावर ब्रम्हपीठावर बसवलेला आहे आणि श्रोते सगळे ऋषी समोर बसले त्यांना ते काही सहन झालं नाही त्यांना सहन झालं नाही त्यांनी एक दर्भ उचलला आणि त्या दर्भाला अभिमंत्रित करून तो रोमहर्षणांच्या अंगावर सोडला आणि रोमहर्षणांचं शिर कापून त्यांचा शिरच्छेद केला एवढी मोठी ब्रह्मचर्चा चालू आहे त्याच्यावर त्या ब्रह्मासनावर बसले आणि त्यांना त्यांनी ठार करून टाकलं हाहाकार मारला सगळीकडे आता काय करायचं आता काय करायचं केवढा मोठा अपराध झाला केवढा मोठा अपराध बलरामांच्याकडून तो सुद्धा मग चर्चा झाली आता काय करायचं तर मग सर्व ऋषींनी त्या बलरामदा भगवान बलरामांना शिक्षा केली काय शिक्षा की तुम्ही एक वर्षभर तपाचरण करा निरनिरा तीर्थ क्षेत्र भेटी देन तुम्हारे पापक्षाल शिक्षा दी शिक्षे प्रमाण ठीक है तुम्हें बसवलता है तर मग मी तुम्हें शिक्षा मान्य कर तो नहीं तरी माला तथा युद्ध चालू आहे। है कौरव पांडु मैं तिथ थे ठीक है त्यामुळे ते गेले परंतु प्रश्न असा पडला की रोमहर्षणा मारल्यामुळं ते ब्रह्मपीठ जे रिकाम झालेलं होतं तिथं कुणाला बसवायचं बलराम भगवान म्हणाले की तुम्ही रोमहर्षण पुत्र त्यांचाच पुत्र आहे सूत तोही उग्रश्रवस तोही तितकाच ज्ञानी तितकाच हुशार तितकाच तत्वव्यत्त आहे त्याला तुम्ही तिथं बसवा अशा प्रकारे तिथ तो एक घटना घड़ली हे घड़ी अत ब्रम्हपीठा वसले अठ्या हजार ऋषि समोर चर्चे सा बसले ब एक भाग सका दुपारी चर्चा सत्र सका यज्ञ दुपारी चर्चा सत्र यज्ञ करने आपकी संस्कृति है ते एक अग्निनारायणाला आपल्या घरात स्थापित करणं आपण काय अग्निहोत्री नव्हे किंवा ते व्रत घेणं आपल्यासाठी शक्य नाही परंतु घरात कधी आपण एखादा आपल्या कुवतीला रुचेल पटेल जमेल एवढ्या प्रकारचा एखादा यज्ञ वर्षातून एकदा करतो का आणि त्यासाठी एकाच घासात दोन पक्षी असं म्हणतो त्याप्रमाणे यज्ञही करावा आणि घराची शांतीही व्हावी या उद्देशाने एक साधा इलाज बघा विचार प्रस्तुत केलेला आहे तो काय मोठा फार मोठा विषय आहे किंवा महत्वाचा आहे अशातला भाग नव्हे परंतु वर्षातून एकदा उदक शांत वास्तू शांत म्हणतात ती करावी त्यानिमित्ताने यज्ञ होतो अग्निनारायणाची स्थापना होते घरात शांती नांदते समाधान नांदत असा एक प्रकार आहे तर ही आपली यज्ञ संस्कृती टिकवण्यासाठी हा करण्याचा एक प्रस्ताव विचार विचार करावा आणि त्याप्रमाणे पटलं आचरण करावं परंतु अशा या चर्चासत्रामध्ये सूतांना शौनकानी शौनक म्हणून एक ऋषी तर, तर त्या अठ्याऐंशी हजार ऋषींनी शौनकाना पुढं केलं आणि आमच्या वतीने तुम्ही प्रश्न विचारा आणि सूतांना विचार विनंती केली की तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या अशा प्रकारे दुपारचं चर्चासत्र तर त्या दिवशी त्या चर्चासत्रात शौनकानी सर्व ऋषींच्या वतीने सूतांना प्रश्न विचारले काय चर्चासत्र सुरुवात करण्यासाठी काहीतरी आपले त्यांनी एक पाचसा प्रश्न विचारले आणि मग त्या चर्चेतून त्या संवादातून दुसरे प्रश्न त्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने परत नवीन प्रश्न परत चर्चा अशा प्रकारे हा चर्चासत्र चालण्याचा त्यावेळेचा प्रघात होता तर मग काय विचारलं त्याने शोनकाने जे पाचसा प्रश्न विचारले ते सगळे काय सांगत नाही परंतु तुम्ही वाचा पहिला स्कंद पहिला अध्याय आणि त्यातला नववा श्लोक अकरावा श्लोक बारावा श्लोक सतरावा श्लोक अठरावा श्लोक आणि शेवटचा म्हणजे तेविसावा श्लोक या श्लोकामध्ये शौनकाने काही प्रश्न विचारले आणि आता सूत त्याचं उत्तर दे त्यावेळेला त्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत की जे आपली चर्चा पुढे घेऊन जाऊ शकतील तर असा प्रश्न जो आहे तो काय प्रश्न आहे तर त्याने पहिल्यांदा विचारलं तत्र तत्रांजसा युष्मन भवता यद्निश्चितम पुनसामेकांत तश्रय स्तन्नशंसी तुमरहसी हे महोदय हे सूत महाराज अपन कृपा कर जन्म ले परमकल्याण हो सो साधन निश्चित प्रश्न जर धरला कलियुग प्रश्न पेला प्रश्न पे पेला मुद्दा किलियुग है कलियुगत मी जगतो आहोत् आप कलियुगाचं लक्षण काय माझ्या अंगात काही कलीचे गुण आहेत का हा एक भाग आणि दुसरा महत्वाचा भाग मला या कलियुगात परमकल्याण साधायचं आहे का परमकल्याण म्हणजे काय माझ हे का, चा मला माहीत आहे का आणि तिसरं मला माझं परमकल्याण या कलियुगात साधायचं असेल तर मला त्यासाठी कोणतं साधन याबद्दल काही उत्सुकता आहे का हा तिसरा भाग एका प्रश्नामध्ये तीन भाग होऊ शकतात आणि त्या तीन भागाच्या अनुषंगाने आपण या इथे हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने की जो शेवटचा आहे ते म्हणतात की हे भगवन हे सूत महाराज धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला आपण मला सांगावी आता बघा भागवताचा विषयामुळे धर्म हा आहे बरोबर आहे तर इथे धर्म ह्याचा अर्थ धर्म कोणाला शरण गेला या धर्मचा अर्थ धर्मराज किंवा युधिष्ठिर असा नसून तो धर्म म्हणजे भागवतात जो समजावलेला भागवत धर्म आहे त्याने कोणाचा आश्रय घेतला हे बघा धर्म जरी माहीत असला धर्म जरी समझा संगाश्रय ना उद्धार हो राजा ज्यादा प्रकारे, प्रकारे प्रजा वगते राजाश्रय आवश्यक है राजाश्रय होता तो भगवान श्रीकृष्ण स्वधाम गमन के लिए तो नमान कोणाच धर्म कोणाला शरण गेला असे एक त्यांनी दोन प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नाच्या उत्तराने आता भागवतला सुरुवात होईल तर आपण हे प्रश्न तर समोर घेतले पण पुढच्या प्रवचनाच्या विषयाचं सुतोवाच करून ठेवतो मी आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो की भागवताचा ध विषय जर धर्म आहे तर कधी माझ्यासारख्या पासष्टी साठीच्या माणसानी आपल्या चाळीशीच्या पस्तीसीच्या मुलाला समोर बसवून तू धर्म म्हणजे काय जाणतोस का माझ्याकडून जाणून घ्यायची तुला इच्छा आहे का मी तुला समजावून सांगू का काय एक मोठ आणि अत्यंत महत्वाचं वाक्य सांगतो नीट लक्षात घ्या आणि हे तुमच्या मुलाला सांगा मुलाला पटवून द्यायला पाहिजे धर्माचरणा पैसा मिळतो शंभर टक्के खात्री लायक इलाज धर्माचरणा पैसा मिळतो नव्हे मिळतोच मिळतो परंतु प्रयत्नानं पैसा मिळतोच असं नाही प्रयत्नानं एक वेळ कदाचित पैसा मिळेल परंतु प्रयत्नानं मिळालेल्या पैशामुळं समाधान सुख शांती आणि परमसत्याची प्राप्ती होणार नाही निश्चित तर धर्माचरणामुळे पैसा मिळेल हा मिळेलच परंतु त्यामुळं सुख समाधान शांती आणि परमसत्याची प्राप्ती होईल असं जर आहे तर हे मुला तू पैशाच्या पाठी लागायच्या ऐवजी तू धर्माचरणाच्या माग का नाही लागत धर्म म्हणजे काय का, का नाही समजावून घेत असं कधी विचारलंय आणि असं विचारलं जर तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तरी माहिती आहे का या दृष्टीने थोडा विचार करू कारण या सुताना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरार्थ जी दुसऱ्या अध्यायात सुरुवात आहे ती सुरुवातचमुळे यानं आहे आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे तो आपण पुढच्या म्हणजे नवव्या प्रवचनात समजून घेऊ तोपर्यंत आपण इथे थोडीशी अल्प विश्रा घे का वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्म सुतस्वभा कौमी यद्यकमे नारायण ये सामर्पयामी गोपाल भगवान की जय